वाचक मिलिंदवळकर गोष्ट चारशे शहात्तर एका घुगडाने पाणी पीत असताना तेव्हा स्वतःच्या सौंदर्याबद्दल अभिमान वाटून तो आपल्याशीच म्हणाला माझ्यासारखी सुंदर मुलं मला देवाने दिली तर किती चांगले होईल रात्रीच्या वेळी सगळ्या आमराया निर्जीव झाल्या असता आम्हीच त्याला शोभा आणतो मला बायको न मिळाल्यामुळे जर आमची जात जगातून नष्ट झाली तर केवढी वाईट गोष्ट घडेल माझ्या बरोबर जिथं लग्न होईल ती खरोखरच भाग्यवान असे मनोराज्य करत असतात त्याला एक कावळा भेटला तेव्हा तो कावळ्याला म्हणाला मित्रा मला लग्न करण्याची इच्छा आहे तर तू गरुड महाराजांकडे जाऊन त्यांच्या मुलीला माझ्यातर्फे मागणी घाल कावळा म्हणाला अरे वेड्या ती सोयरी कशी जमेल ऐन दुपारी सोयाकडे टक लावून पाहणारा गरुड तुला दिवा घिताला आपली मुलगी कधी देईल का घुबडाला कावळ्याचे हे बोलणे आवडले नाही त्याने कावळ्याला फार केला त्याच्या आग्रहामुळे कावळ्याने त्याची मध्यस्थी स्वीकारली कावळ्या गेला व त्याने घुबडाची मागणी त्याला कळवेल घुबडाची विनंती ऐकून गरुडात फारच हसवले पण तिथ्यात तो कावळ्याला म्हणाला अरे तू त्या घुबडाला माझा निरूप सांग ती उद्या भर दुपारी उंच आकाशातून तू माझी भेट घेऊन मागणी केलीस सर मी माझी मुलगी तुला देईन त्या मूर्ख व डवली घोबडाने ही गोष्ट कबूल केली व दुसऱ्या दिवशी दुपारी तो आकाशात उडाला पण डोळ्यांना एकदम अंधारी आल्यामुळे चक्कर येऊन एका खडकावर पडला तेव्हा पक्षांनी त्याच्यावर हल्ला केला त्यावर कसा जीव घेऊन घोगड एका जुन्या झाडाच्या डोलीत शिरला तात्पर्य पोकळ डोलाचे प्रायश म्हणजे फजित ती गोष्ट चारशे सत्याहत्तर लबाड माणूस व कदरू माणूस एक माणूस फार लबाड होता तो एकदा आपत्तीत सापडला त्यातून सुटून जाण्याचे सर्व उपाय त्याने गळफास लावून आत्महत्या करण्याचा विचार केला मग एक खिळा एक हातोडी व दोर घेऊन तो एका भिंती जवळ गेला व दोरीचा फास्ट करून ती दोरी त्या खेळ्याला बांधवून हातोडीने तो खेळा भिंतीला ठोकू लागला ठोकत असताना भिंतीतला एक दगड अचानक खाली आला व त्या ठिकाणी ज्या कदरू माणसाने ते भांडे तेथे ते ते ते ते ठेवले होते तो आला आपण पुरून ठेवलेले धन तेथे नाही हे ते पाहून त्याला फार दुःख झाले व तेथे पडलेला गळफास लावून घेऊन त्याने आत्महत्या केली गोष्ट चारशे अठ्यात्तर चार अस्वल व कोंबड्या पर्वतावर राहणाऱ्या एका अस्वला असे वाटले की जगभर प्रवास करून निरनिराळे प्रदेश प्राणी व त्यांची शेतीभाती यांचा अभ्यास करावा मग त्या अस्वल प्रवासाला निघाले असता त्याने बरीच अरण्ये व देश पाहिले एके दिवशी वाट चुकवून ते एका शेतकऱ्याच्या कुंपणात शिरले असता तेथे त्याने एका डबक्याजवळ बऱ्याच कोंबड्या पाणी पित असताना पाहिल्या त्या कोंबड्या पाण्याचा एक घोट घेतल्यावर आकाशाकडे तोंड करत व पुन्हा खाली तोंड करून दुसरा घोट घेत हा प्रकार पाहून हो असोला इतके नवर वाटले की त्याविषयी माहिती मिळावी म्हणून त्याने कोंबड्यांना विचारले पाणी पिताना असे सारखे सारखे आकाशाकडे काय बघता त्यावर कोंबड्या म्हणाल्या आम्हाला जी सुख दिली त्याचे आभार मानण्यासाठी आम्ही असं करतो ही धार्मिक चाल फार दिवसांपासून चालत आली असून ती जर मोडली तर आम्हाला मोठं पाप लागेल हे ऐकताच अस्वल मोठ्याने हसू लागले व धर्मू लागले तेव्हा एक कोंबडी रागावर एक गोष्ट तुला सांगितल्याशिवाय मला राहत नाही तीही कि जे लोक धार्मिक कृत्यावर विश्वास ठेवतात त्यांच्या देखत त्या धार्मिक कृत्याची टवाळी करण्यास अस्वलाशिवाय दुसरा कोणताही प्राणी तयार होणार नाही तपय दुसऱ्याच्या धर्माविषयी टवाळकी करणे मूर्खपणाचे होई। गोष्ट चारशे एकोणऐंशी दोन वेळे एका कोठारात धान्य कापण्याचे दोन वेळे शेजारी ठेवले होते त्यापैकी एकाची मोठ मोडकी असल्यामुळे तो निरुपयोगी झाला होता व त्यामुळे तो गंजला होता दुसरा वेळा नेहमी उपयोगात येत असल्यामुळे अगदी लथलकीत होता एक दिवस तो गंजलेला वेळा स्वच्छ वेळ्याला म्हणाला भाऊ दुसऱ्यासाठी तुला सारखं काम करावं लागतं याच मला फार वाईट वाटतं त्याच बक्षीस म्हणशील तर तुला त्या धार लावण्याच्या दगडावर अंगाची आग होईपर्यंत घासतात तेच माझं पहावं मी कसा सुखानं झोप घेतो दुसरा वेळा त्यावर म्हणाला दा। दादा हजारो लोकांच्या मी उपयोगी पडतो या विचारानं माझ्या अंगावर मोठभर मांस टरत आता मला दगडावर घासतात खरं पण त्यामुळे लोकांच्या उपयोगी पडण्याची माझी शक्ती वाढते तू मात्र आपल्याच डोलात आळसात दिवस काढता काढता एके दिवशी बंधून जाशील मग तुझी कोणी आठवणही काढणार नाही तात्पर्य आळसात व निरुद्योगीपणात आयुष्य व्यर्थ घालवण्यापेक्षा काहीतरी उद्योग करत राहणे अधिक चांगले गोष्टशी कोंबड्या व पेंढा भरलेला कोल्हा एका शेतकऱ्याने आपल्या कोंबड्यांच्या लागेजवळ एक पेंढा भरलेला कोल्हा ठेवला होता हेतूहा जिवंत कोल्ह त्याला पाहून पाळून जावे एका कोंबड्याने तो कोल्हा वह इत की भीति वाटली कितन बसलासू लगत का जीवन कोल्ले ही जगत है कारण आरोप मने वसला होता अच्छा आवड़ीत अनुभव तुम्हारा आला तो नुसतम पहुन तुम्हें पड़न ग मग बेंढा भरलेला कोल्हा पाहिल्यावर तुमची स्थिती काय झाली असती हे सांगायलाच नको तात्पर्य गरम दूध पिऊन तोंड भाजल्यावर माणूस फुंकून पिऊ लागतो गोष्ट चारशे एक्क्याऐंशी दोन चोर आणि वा, वासरू एका गोठ्यातील एक वासरू चोराचा बे दोन चोरांनी केला ठरल्या मध्यरात्री ते गोठ्यात गेले त्यापैकी एक जण बाहेर पाहण्यासाठी उभा राहिला व दुसरा वासरू आणण्यासाठी गोठ्यात शिरला बराच वेळ झाला तरी तो गोठ्यातून बाहेर येईना म्हणून बाहेरून बाहेरील तोर म्हणाला मित्रा लवकर वासरू घेऊन बाहेर ये नाहीतर कोणीतरी इतक्यात येईल आणि आपला होईल पुन्हा बराच वेळ झाला तरी आतील चोर बाहेर येईना ते पाहून बाहेरील चोराचा धीर सुटला व तो म्हणाला अरे मुर्खा तुझ्याने काम होत नसेल तर तसाच ये सोड त्या वासराला त्यावर आपला चोर म्हणाला मित्रा ते वासरू तर मला उचलत नाहीत पण त्यानं मला घट्ट आवडून धरला आहे त्यामुळे मला बाहेर येता नाही दुसऱ्या चोराला अगदी दम ना या तो पळून गेला गोष्ट चारशे ब्याऐंशी देवीची मूर्ती व गोगल गाय एका गावात सरस्वतीचे एक, सरस्वती एक मंदिर होते त्यातील देवीची मूर्ती सुंदर व प्रमाणबद्ध होती की प्रत्येक बघणारा क्षणभर भगत तुम्हा राहत असेल त्या मूर्तीच्या सिंहासनाखाली एक गोगल गाय होती लोकांनी मूर्तीची केलेली स्तुती तिला अगदी सहन होत नसे संधी साधून ती गोगल गाय आपल्यातून बाहेर पडली वो त्या सुंदर मूर्तीच्या अंगावरून फिरली त्यावेळी ती मूर्ती असलेले एका मुंगलीने पाहून तिला म्हटले अग दुष्टबाई तुझ्या मनातला हेतू तु मला समजला पण तू पक्क लक्षात ठेव की तुझा हेतू तु सिद्धीस जाणार नाही एखादा मूर्ख तुझ्या या कृतीने कदाचित हसेल पण हुशार असेल त्याच्या नजरेला या मृत्यूचं सौंदर्य पूर्वीप्रमाणे मोहक दिसेल तात्पर्य मत्सराने मृत्यू व कामदेव उन्हाळ्याच्या दिवसात एकदा होत असल्यामुळे थकवून व आपला खेळ सोडून कामदेव विश्रांती घेण्यासाठी एका गुहेत गेला व ती गुहा होती गुहेत जातात कामदेव जमिनीवर आडवा झाला त्यामुळे त्याच्या पाठीवरील भात्या बाण जमिनीवर पडले व तेथेच असलेल्या मृत्यूच्या बानात भिसळले गेले जागा झाल्यावर कामदेव आपले बाण गोळा करू लागला पण त्यात इतकी स्वतःचे बाण त्याला निवडता येईनात यामुळे त्याच्या भात काही बाण मृत्यू आले व मृत्यूच्या भात्यात त्याचे काही बाण गेले त्यामुळे म्हातारी व गरितगातर माणसे काम पीडित झालेली व सुंदर तरुण माणसे मृत्यूवश झालेली आपल्याला बऱ्याच वेळा मिळतात तात्पर्य क्षुल्लक कारणामुळे कित्येक वेळा महत्वाचे परिणाम घडून येतात गोष्ट चारशे चौऱ्याऐंशी सूर्यावरील डागांचे निरीक्षण करण्यासाठी एक ज्योतिषी एका वेळी असता एक विलक्षण देखावा त्याला दिसला व आश्चर्याने तो अगदी थक्क झाला सूर्याच्या बऱ्याच मोठ्या भागावर एक प्रचंड व भयंकर आकाराचा प्राणी त्याला दिसला त्या प्राण्याला दोन खूप मोठे पंख व बरेच पाय व एक लांब रुंद सोंड होती त्याच्या हालचालीवरून तो जिवंत असावा हे तर दिसतच होते त्या ज्योतिषाने या देखाव्यावरून खूप सिद्धांत काढण्यास दोन अंश भाग या, या प्राण्याने व्यापलेला आहे हा पृथ्वीवर तर अर्धा गोलार्ध एकटा व्यापून टाकेल त्याच्या अंगी प्रचंड उष्णता सोसण्याची शक्ती असावी अशा प्रकारच्या अनेक कल्पना ज्योतिषीभुआने मांडल्या हा आश्चर्यकारक देखावा पाहण्यासाठी बऱ्याच ज्योतिषांना त्याने बोलावले या नवीन शोधाबद्दल झाली पण त्यापैकी एक जण अधिक बाहेर आली तेव्हा सूर्यावर दिसणारा प्राणी म्हणजे हीच माशी अशी सर्वांची खात्री पटली तात्पर्य राईचा पर्वत करण्याची बऱ्याच जणांना सवय असते गोष्ट चारशे गरुड आणि ससा एकदा एका गरुडाने एका तशाच्या बिळावर झडक घालून तेथली सर्व पिल्ले उचलून नेऊन आपल्या पिल्लांना फायदा दिली त्या पिल्लांची आई गरुडाकडे जाऊन म्हणाली गरुड महाराज माझ्या गरीब पिल्लांना सोडून द्या मोठे आणि बलवान असलेल्यांनी गरीबावर दया करून त्यांचं रक्षण करावं पण गरुडाने तिचे न ऐकता ती सर्व पिल्ले खाऊन टाकली पिल्लांची ती म्हातारी आई बिळ्यात परत आली व आपल्या सर्व मित्रांना बोलावून म्हणाली असल्या निर्दय कृत्याबद्दल आपण सर्वांनी त्या गरुडाला शिक्षा केली पाहिजे तेव्हा सर्वांनी मिळून विचार केला की ज्या झाडावर त्या गरुडाचे झरटे आहेत त्या झाडाची सर्व मुळं पोखरून खाऊन टाकावी म्हणजे झाड आपोआपच पडेल त्याप्रमाणे करतात काही दिवसातच ते झाड निर्जीव झाले व थोडा वारा सुटतात कोसळून पडले त्याबरोबर त्या, त्या गरुडाचे झरटे पडले व त्याची काही पोरे व बाकीची क्रूर प्राण्यांनी खाऊन टाकली तात्पर्य नाही, नाही। मासे व कोळी स्वच्छ पाणी असलेल्या एका तळ्याचा एक पाट एका नदीला मिळाला होता त्या तळ्यात तीन मासे होते त्यापैकी एक, एक मासा दूरदर्शी होता दुसरा शहाणा व तिसरा अगदीच मूर्ख होता एके -एक दिवशी दोन कोळी त्या तळ्याजवळ आले व आत पाहत असता त्यांना ते तीन लठ्ठ मासे दिसले तेव्हा त्यांना धरण्यासाठी ते आपली गाडी आणायला गेले त्या कोळ्यांचा बेत त्या माशांच्या लक्षात येतात ते बिचारे घेऊन गेले त्यापैकी जो दूर दूरदर्शी मासा होता तो पाटातून पळून जाऊन नदीत शिरला थोड्या वेळाने ते कोळी व माशांनी पाटातून पळून जाऊ नये म्हणून त्यांनी पाटाचे पाटा तोंडबंद केले ते पाहून त्या शहाण्या माशास आपण पळून न गेल्याबद्दल पश्चाताप झाला पण तितक्यात त्याला एक युक्ती सुचली मेल्यासारखा उसाण्या होऊन तो पाण्यावर रंगू लागला कोळ्यांनी त्याला ओर काढले व तो मेला असे समजून त्याला पुन्हा पाण्यात फेकून दिले तिसरा मूर्ख मासाम पाण्याच्या तळाशी जाऊन इकडे तिकडे परत राहिला व शेवटी बिचारा त्या जाळ्यात सापडून कोळ्याच्या हाती सापडला तात्पर्य एखादे संकट येणार असे दिसतात त्याच्या प्रतिकाराची तयारी न करणे मूर्खपणाचे आहे गोष्ट चारशे सत्याऐंशी कोळी आपापली घरे बांधण्यात अधिक हुशार कोण याबद्दल भांडण सुरू झाले कोळी म्हणाला निरनिराळ्यात जी हुशारी आहे त्याच्या नेमकी सुद्धा दुसऱ्या कोणतही नसेल माझ्या जाळ्याच्या रचनेची जे कौशल्य मी दाखवितो ते अगदी वेगळं आहे तशी हुशारी साऱ्या जगात कुठेही आढळची नाही विशेष म्हणजे जाळं बांधण्यासाठी मी कसलाच पदार्थ बाहेरून आणत नाही मला लागणारं सर्व सामान माझ्या पोटातून निघतं पण तुझं पहा सगळ्या जातीच्या फुलझाडांपासून तुला तुझा वस्तू चोराव्या लागतात अगदी घाणेरड्या वनस्पती सुद्धा तू सोडत नाही मधमाशी त्यावर कोळ्याला म्हणाली कोळी दादा फुलातून नुसता मधं काढण्याची हुशारी आहे त्यात माझी बरोबरी कोण करणार मध काढून घेतला तरी फुलं थोडीसुद्धा दुखावत नाहीत की त्याचा वास कमी होत नाही आता तुझ्या कुणाकृती माझ्या कुणाकृती यात काही फरक आहे की काय कोणी हे कोणीही सांगेल तसंच जमवलेला मध आणि मेण यांचा जगाला किती उपयोग होतो हे पाहिलं तर त्या दृष्टीनं तुझ्या कौशल्याची आणि माझ्या कौशल्याची नुसती तुलना देखील करणं वेळेपणाचं आहे तात्पर्य ज्या भावनेने कोणत्याही वस्तूचा विचार करावा त्याप्रमाणे ती बरी अथवा वाईट भासते गोष्ट चारशे बेडू व मधमाशी एकेवेळी काही मजूर दगडाच्या खाणीत काम करीत असतात त्यांनी खडकाचा अर्धा भाग फोडला त्या दगडाच्या पोटातून चटकन एक मोठा बेडू पुढील तो बेडू त्या दगडाच्या आत कसा जन्मला बोलू लागले त्यांचे बोलणे कानावर पडताच त्या बेडकाला स्वतःविषयी धन्यता व गर्व वाटून तो म्हणाला अरे बाबांनो मागचा प्रदय होऊन गेल्यावर जेव्हा भगवंताने पिंपळाच्या पानावर जन्म घेतला तेव्हाच मी जन्मलो माझ्या बरोबरीचा असा हा प्राणी या जगात नाही भगवंतांचं माझं कुळ एकच मीही त्याच्यासारखा पुढच्या प्रलयापर्यंत जगणार तो असे बोलत आहे म्हणाली बेडका तू फार काळ जगलास आणि तुझा जेव्हा मोठ्या कुळात झाला असला तरी तुला यात गर्व वाटण्यासारखं काय आहे एवढ्या मोठ्या आयुष्याचा तुला काय फायदा आहे त्यापेक्षा माझं कहा असं माझ आयुष्य मोठं नाही तरी मी सतत उद्योग करते आणि लोकांच्या उपयोगी पडते नाना प्रकारच्या सुंदर फुल झाडांचा मला उपभोग घेता येतो सर्वांनी आदर्श बाळगावा असं माझं वर्तन आहे मोठ्या कुळात जन्मून हजारो वर्ष जगून सहरा आयुष्य आळसात आणि अज्ञानात घालवलं तर त्याचा उपयोग काय तात्पर्य खरा मोठेपणा आमच्या गुणांवर अवलंबून असतो गोष्ट चारशे सरस्वती व आंबा प्रत्येक देवाचे विशेष आवडते असे फुल किंवा पान असल्याचे पुराणात वर्णन आहे एवढ्या सर्व देवमंडळी कैलास पर्वतावर शंकराकडे आली तेथे अनेक विषयांवर गोष्टी चालल्या असता देशिष्ट वस्तूची आवडली ती कोणत्या तत्वाने त्यापैकी कित्येक वस्तू अशा आहेत की ज्याचा माणसाला फारसा उपयोग नाही मला आंबा फार आवडतो आंबा कोणाला आवडत नाही यावर भगवान विष्णू म्हणाले कोणत्याही एका विशेष गुणाचा देव पक्षपात करतात असे कोणाला वाटू नये म्हणून आम्ही निरनिराळ्या वस्तू आपल्या आवडत्या म्हणून माणसाच्या आवडी निवडीप्रमाणे वागत नाही भगवान शंकर म्हणाले शहाणी तात्पर्य कोणाचीही योग्यता केवळ अंगच्या गुणांवरून लोक ठरवित नाहीत तर बऱ्याच वेळा आपल्या आवडीप्रमाणे ठरवितात गोष्ट चारशे नव्वद मुलगा व खाळ खुजली एक मुलगा एका शेतात खेळत असताना त्याच्या हातात खाज फजलीला लागून अं हाताची आग होऊ लागली तेव्हा तो आपल्या वडिलांजवळ जाऊन म्हणाला बाबा पहा हात फड चावली मी तिला हरूच हात लावला तरी ती मला चावली त्यावर वडील म्हणाले बाळा तो भीत हात लावला म्हणूनच ती चावली न भेटा तो तिचा दंड पकडून जोराने दाबून धरलं असत तर ती तुला चावली नसती जगात तुला पुढे अशी बरीच माणसं आढळतील की ज्यांच्याशी खजणी सारखंच वागलं पाहिजे पाठ्पर्यम बरीच माणसे कित्येक खाज खजनी सारखी वागणारी असतात गोष्ट चारशे एक्क्याण्णव घड्याळ आणि छाया यंत्र हर वर्षे घड्याळ ठोके देऊन वेळ दर्शवित असे एके दिवशी घड्याळाची एका छाया यंत्राशी भेट झाली ऊन असले म्हणजे छाया यंत्र ही वेळ बरोबर दर्शवित असे त्या दिवशी ढग आल्यामुळे ऊन पडले नव्हते घड्याळ छाया यंत्राला म्हणाले अरे तू कलतंत्र है ऊन पड़ल नहीं तो क्या संगता नहीं आता अर्धा दिखावाजल नहीं मज पहा खरच संग जग दे सारख पारतंत्र स्वीकार नहीं पहा बारह वर्ण संपले ऊन पड़ने वो छाया यंत्र साढ़े बाराते दिखे तेव्हा छाया यंत्र घडाळ्याला म्हणाले अरे बढाई खोरपणा चांगला नाही ते आता तुला दिसून तुझा वेळ चुकला आहे स्वतःच्या दाखवलेल्या सत्य मार्गाने पण माझं पालतंत्र म्हणजे प्रत्येकानं आपलं काम सांभाळून एकमेकांची मदत घेणं मी सूर्याची मदत घेतो आणि तू माझी मदत घेतोस मी जर वेळ दाखवली नाही तर तू नेहमीच चुकत राहतील साथ आणि प्राण्यांची सभा येत्या प्राण्यांमध्ये रोगाची साथ सुरू होऊन हजारो प्राणी मरू लागले आपण फार पाप केल्यामुळे देवाने हा कोप केला आहे असे सर्व प्राण्यांना वाटून त्यांनी आपली वाईट कृती कबूल करायचे ठरवले व सर्वात मोठा अपराधी असे ठरेल त्याने देवाच्या कोपाला शांत करण्यासाठी बळी जावे असे ठरले ठरल्या वेळी सगळेजण हजर झाले व न्यायाधीशाच्या कोल्ह्याची निवड केली गेली प्रथम सिंहाने पुढे होऊन कबुली दिली मी फार गरीब कोपरांना ठार मार फार भूक लागल्याने एका धनगरालाही ठार मारून खाल्लं त्यावर न्यायाधीश महाराज मोठ्या गंभीरतेने म्हणाले एखाद्या सामान्य प्राण्याने अशा गोष्टी केल्या असत्या तर नक्कीच मोठा अपराध असता पण महाराजांना इतरांपेक्षा जास्त सवलती असतात मूर्ख बकड्या एकच धनगर खाणं हा काही मोठा अपराध नाही या निकालामुळे तारीफ केली आपापल्या कबुली दिल्या व कोल्ह्याने शेवटी गरीब गाढव पुढे येऊन म्हणाले मारुतीच्या इनाम जमिनीतलं मूठभर हिरवं गवत मी खाल्लं आणि त्याबद्दल मला पश्चात काय पश्चात न्यायाधीश झालेले कोल्होबा अरे पाप्या नक्कीच तुझ्या पापामुळे सध्या हा देवाचा कोप झालेला आहे मध्यरात्रीची वेळ होती सर्व जग झोपल्यामुळे सगळीकडे शांतता होती त्यावेळी एक जादूगार एका निर्जन अरण्यात अरण्य ही अगदी शांत व उदास दिसत होते अरण्याच्या मध्यभागी एक सबुतरा तयार केला होता तेथे त्याने अग्नी पेटवला वो काही मंत्र म्हणायला सुरुवात केली सर्व प्रकारच्या भूतांवर वो। त्या जादूगाराचा ताबा होता तो मंत्रांनी शेजारच्या आजार पसरवून त्यांना त्या भूतात बळी देत असे त्याप्रमाणे तो मंत्र म्हणू लागतात नाना प्रकारची भूते तेथे आली व वो का बोलावलं विचारू लागली त्यावर जादूगार म्हणाला माझं पुत्र कालपासून हरवलं आहे त्याचा शोधावा त्यावर भूते वरडली अरे मुर्खा तुझा फलतू कुत सग्या जगह की स्वस्थता मोड़ने का उपयोगपण श्रीमंत मनसाजर एक पोपट होता त्या पोपटासवे होते तो फायदा घातटा होती तरी तो नेहम्मी झुड़क माझे दातबाई जसे मोकळेपाणी या जंगलातून त्या जंगलात जातात तसं मला करायला मिळालं तर आंब्याच्या झाडावर जाऊन बसला थोड्या वेळाने त्याला भूक लागली तेव्हा इकडे तिकडे पाहू लागला पण कोणत्याही झाडावर त्याला एकही फळ दिसते रात्री विजांचा जमसमाट ढगांचा आवाज होऊन पाऊस पडायला लागला बिचाऱ्या पोटाचे त्याला कधीच सवय कधीही इच्छा करणार नाही सात्पर्य ठेविले अनंत दैतेची राहावे असो द्यावे समाधान गोष्ट चारशे पंच्याण्णव एक रजपूत सरदार एकदा एक मराठा व एक राजपूत सरदार या दोघांमध्ये काही कारण नाही भांडण निर्माण झाले भांडत असताना दोघांनीही दो आपापल्या तलवानी उपसल्या फार वेळ लढल्यावर तो राजपूत सरदार अगदी बेहोश होऊन पडला फार मोठ्या जखमा झाल्यामुळे त्याच्या शरीरातून फार होते शेवटी आपला प्राण जाणार असे दिसून येतात तो आपल्या सोपत्यास म्हणाला मित्र मला अग्नी देताना माझे कपडे काढू नको हीच माझी शेवटची इच्छा आहे त्याने शेवटी अशी इच्छा का दाखविली ते समजावे असे प्रत्येकाला वाटत शेवटी सर्वांची इच्छा का त्याचे कपडे काढले तेव्हा असे दिसले की वरील अंगरच्याशिवाय दुसरे वस्त्रही त्याच्या अंगावर नव्हते आपली खरीप स्थिती कोणाच्या लक्षात येऊ नये एवढीच त्याची इच्छा होती तात्पर्य चा खानदानी माणसांना आपली गरिबी लपवण्यास अनेक युक्त्या योजावे लागतात वर्ष चारशे शहाण्णव व चिमणी एकदा एक ढोंगा गुंजार व करत फिरत होता तेव्हा त्याला एक चिमणी म्हणाली मूर्खान तो एकसारखा एकच आवाज काढत बसतो तो कशासाठी वसंत ऋतूत गाणारी गोखिळा व हिरव्या घर दाराच्या फांदीवर बसून जाणारा मुलगुल यांची बरोबरी सुद्धा कधीतरी करता येईल काम तसं जमत नाही तर विकार सुरू एक सारखा काढून तू लोकांना कंटाळा का आणतोस भंगा म्हणाला अगची म्हणे परमेश्वरानं या जगात प्रत्येक व्यक्तीच निराळेपणा ठेवला आहे वैचित्र्य असण हा जगाचा नियम आहे दुसऱ्याचा हेवा न करता ज्याने त्याने आपापल्या शक्तीचा उपयोग केला तर त्यात वाईट कारण जेव्हा कोकणीचं गाणं बंद पडतं किंवा बुरबुर मुका होतो सुंदर बागे निर्जलता देने सारे उपयोग होते चारशे सत्त घुबड़ा जुन पड़क्या मशीदी एक घुबड़ बरीत वर्षे राहत होते मशि खांव व पड़किया का आकृति व का अक्षरा भाग शिल्लक होते मशिडी कुराणातील वाक्ये गेलेले असतात एवढे त्या घोबडाला माहित होते तेव्हा मशिदीतील आकृती म्हणजे कुराणातील वाक्यच असली पाहिजेत असे समजून तो एखाद्या मौधबी सारखा अर्धे मिटून बसू लागला काही दिवसांनी तर आपण खरंच मौलवी झालो असे त्याला वाटले एके दिवशी एक गुलबुल सहज भिंतीवर बसला व त्याने गायडा सुरुवात केली त्यामुळे मौलवी समजणाऱ्या घुबडा त्रास झाला व म्हणाले मूर्ख भाटा चालता हो इथून जगाचं कोड सोडवण्याच्या विचारात मी मग तू मध्येच खटखट करतोस याच तुला काहीच कसं वाटत नाही त्यावर गुरगुर म्हणाला मौरवी मिण्यासारख्या ललितकलेची घोराला आवडलं साहजिकच आहे पण खऱ्या अभिरुषीच्या माणसाचं मन गायनाने प्रसन्नच होईल तात्पर्य व्यक्ती इच्छा प्रकृती गोष्ट चारशे अठ्ठ्याण्णव तीन रांजण एका म्हाताऱ्या माणसानं तीन रांजण भरून द्रव्य जमिनीत पुरून होते तो मरायला टेकला अगर तीन मुलाव मुलाजन होनेरण पाला भांडण लगे खोरला मुलगा मैं सर्वे मोटा रांजन पाजे ढाटा तुम्हारा दोगा जास्त हक्क मधा है कारण मैं बाबा का जास्त लाड़का हो तो अडन चलने त्यात मारामारीचे स्वरूप आले थोड्या प्रमाणात प्रत्येकाला जग्मा झाल्या शेवटी जमीन खणून पाहिल्या असता तीनही रांजण अगदी एक सारखीच आहेत असे आढळून आले तात्पर्य भांडण लांबळीत बसण्यापेक्षा त्याचे मूळ लवकर शोधणे जास्त योग्य गोष्ट चारशे एक कुत्र्याची जोडी एक शिकारी एकदा शिकार करण्यासाठी रानात गेला त्याने बरेच कुत्रे स्वतः घेतले होते परंतु ते आपल्या मर्जीप्रमाणे इकडे पडू नयेत म्हणून त्याने साखळीने बांधले त्यापैकी वाघ्या व पावाच्या दोन, दोन कुत्र्यांची एक जोडी होती ते एकमेकांवर प्रेम करीत असत ते ने नेहमी नेहमी बरोबर खास नेहमी एकत्र खेळत असत तेव्हा ते चांगले काम करतील असे त्या शिकाऱ्याला वाटले पण थोड्या वेळाने पाहतो तर वाघ्या पुढे ओरड घेत असता पाग्या मागे राहू लागला व पाग्याने एका दिशेने उड़ घेतली कि वाघ्याने उलट दिशेने घ्यावी असे होऊ लागले शेवटी दोघेही एकमेकांचे लक्षके तोरण्याच्या ते पाहून तो एक म्हातारा कुत्रा त्यांना म्हणाला मूर्खांनो तुम्ही थोडा दोघांनी थोडी फड घेतली तर भांडणाची मी आणि माझा सोडती नेहमी एकमेकांच्या मर्जीप्रमाणे वागत असू त्यामुळे आमच्यावर कधीही भांडणाचा प्रसंग आला नाही तात्पर्य एकत्र राहावड्याचे असेल तर सर्वांनी एकमेकांच्या दोन्ही लागतात गोष्ट पाचशे वीस आंब्याचे झाड व्या आंब्याच्या झाडाच्या तळाशी एक भोपळ्याचा वाढला व आंब्याच्या झाडावर चढवून त्याने त्याचा बराच मोठा भाग व्यापला पुढे त्याला फुले व फळे येऊ लागली तेव्हा आंब्याचे झाड रिकामी तो आंब्याला म्हणाला काय रे मी जितक्या दिवसात वाढलो त्याहून अधिक वर्षे तुला वाडायला लागली व तो स्वच्छतेने आंब्याकडे पाहू लागला त्यावर आंब्याने त्याला उत्तर दिले अरे तू झपाट्याने वाढला वाढायला जास्त वेळ लागला पण तितके हिंवाळे पावसाळी तसाच आहे पण थंडीने थोडीशी चमक दाखविली तर पुन्हा मात्र आपला गर्भ हळे आणि फुलं यांच्या सहीप सोडावा लागेल तात्पर्य लवकर प्रगती होणे हे नेहमीच स्तुती करण्यासारखे असते असे नाही